स्कंद सहावा अध्याय अठ्ठावीसावा नारदाला स्त्रीत्व प्राप्ती नारद म्हणाले हे मुनी श्रेष्ठा बल हे मुनी नाही आकलनीय नाही सर्व चराचर जगत मायेने मोहित झालेले आहे मी एकदा श्रीहरीच्या दर्शनासाठी माझे वीणा वाद्य वाजवीत आणि सुस्वर सामगायन करीत सत्य लोकापासून श्वेतद्वीपात गेलो तेथे देवादि देव मला दिसले वक्षावर कौस्तुभ बनण्याचा प्रकाश पडला होता त्याने पितांवर परिधान केला होता इतरही रत्ने शरीरावर झळकत होतीच लक्ष्मीसह ते क्रीडा करीत होते मला पाहताच लक्ष्मी लज्जेने भगवंतांजवळून निघून गेली ती अतिशय श्रेष्ठ अशी स्त्री होती रूप यौवन यांचा तिला अभिमान होता वस्त्रातूनही तिची स्तनाग्रे दिसत होती त्या लक्ष्मीला आत गेल्याचे पाहून मी म्हणालो हे देवादे देवा। मला येत असल्याचे पाहून लक्ष्मी आपल्या उठून का गेली मी प्रत्यक्ष इंद्रिय दमन केलेला तपस्वी आहे माझे गर्वयुक्त भाषण ऐकून तो मधुरवाणीने म्हणाला हे नारदा स्त्रीने पतीशिवाय इतरांच्या आसपास असू नये अशी नीती आहे आहार शून्य जितेंद्रिय तपस्वी योगी या सर्वांनाही माया अजिंक्य आहे म्हणून तू आत्ता जे बोललास तसे पुन्हा बोलू नकोस अरे प्रत्यक्ष शिव वगैरे देव सुद्धा या मायेला जिंकू शकले नाही देव मानव अथवा कोणीही या म्हणालो हे रमापते मायेचे स्वरूप कसे आहे तिचे वस्तिस्थान कोणते आपण मला मायेचे दर्शन घडवा विष्णू म्हणाले माया त्रिगुणात्मक असून सर्व जगदाधारभूत असते तिने हे सर्व जग व्यापले आहे तिला अवलोकन करण्याची तुझी इच्छा असल्यास गरुडावर आरोहण करून आपण तिकडे जाऊ तिला तू अवलोकन केल्यावर मात्र तिच्याविषयी मी आणि जनार्दन गरुडावर आरुढ होऊन वायू वेगाने निघालो नद्या सरोवरे नगरे इत्यादी अवलोकन करीत करीत आम्ही कान्यकुब देशा येऊन पोहचलो तेथे कमल हस्त चक्रवान यांनी विभूषित असे एक दिव्य सरोवर आम्हाला दिसले ते सुंदर सरोवर पाहून विष्णू म्हणाले हे नारदा हे सुंदर सरोवर तू अवलोकन कर आता आपण त्या श्रेष्ठ अशा कान्यकुब नावाच्या नगरात जाऊ असे म्हणून त्यांनी मला उतरवले आणि आपणही मला घेऊन पुढे चालू लागले थोड्याशा विश्रांतीनंतर विष्णू म्हणाले आता तू स्नान करून शुचभूत हो नंतर मीही तसे करीन नंतर आम्ही स्नाने करून शुद्ध झालो त्याच वेळी मला एकाएकी स्त्रीत्व प्राप्त झाले माझे वस्त्र आणि विणा घेऊन तो हरी अवकाश मार्गाने निघून गेला इकडे मला ही पूर्वस्थितीचे विस्मरण झाले मी मोहिनीच्या रूपाने त्या जलाशयातून बाहेर पडलो याप्रमाणे मला स्त्रीत्व प्राप्त झाल्यावर मी विहार करीत असता तालध्वज नावाचा राजा अचानक मला दिसला तो मदनाप्रमाणे सुंदर आणि दिव्य अलंकार होता तेव्हा पूर्णपणे आकर्षक असा मला तो म्हणाला हे कल्याणी तू कोण देव मनुष्य गंधर्व यापैकी तू कुणी आहेस का तू येथे एकटी का तू विवाहित आहेस का हे कामिनी मलाज पतीवरून तू उत्कृष्ट सुखाचा उपभोग घे अध्याय अठ्ठावीसावा समाप्त